श्री गणेश वासिष्ठ महारामायने उत्पत्ती प्रकरणे सर्ग सदुसष्ट श्रीरामणाला ब्रह्मान आपण म्हणतात की मनाला आपल्या संकल्पाने उत्पन्न करून त्याच्या तादात्म्याचा स्वरूपावर अभ्यास केल्यामुळे समष्टी जीव मनोभावापर्यंत जाऊन पोहोचतात हे आपले म्हणणे योग्य आहे पण मग मी असे विचारतो हो की मनोभावापर्यंत जाऊन पोचणाऱ्या जीवाचा आणि परमात्म्याचा संबंध काय जीव हा परमात्म्याचा अंश आहे की साक्षात परमात्माच आहे का ते त्याचे कार्य आहे आता तो जर परमात्माच असेल तर परमात्म्याच्या शिकाणी तो उत्पन्न होतो या म्हणण्याला काय अर्थ उरला तेव्हा या जीवाचे नेमके स्वरूप काय आहे ते आपण मला पुन्हा एकदा समजावून द्या त्यावर वशिष्ठ म्हणाले राघवा ब्रह्म हे आपल्या अचिंत्य आणि अनंत अशा मायाशक्तीने सर्वदा युक्त असून त्यामुळे त्या सर्वेश्वराच्या संकल्पानुसार मायाशक्तीमध्ये नानाविध रुपाने स्फुरण होते आणि त्याप्रमाणे ब्रह्म स्वतःच नेनिराळ्या रूपाने स्वतः बनवून स्वतःलाच पाहते ईश्वर सर्वात्मा आणि सर्व समर्थ असल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या तऱ्हेची कल्पना करतो त्या त्या ठिकाणी तो आपल्या मायाशक्तीमुळे जी जी रुपे धारण करतो त्यांनाच जीव ही संज्ञा दिली जाते अर्थात संकल्प करणाऱ्या चित्छकीलाच जीव म्हणतात परमात्म्याच्या ठिकाणी मायेमुळे उत्पन्न होणारे द्वैतस पुढे होणाऱ्या प्रवृत्तीचे मुख्य कारण असून प्रथम पूर्व वासनाने युक्त असलेले हे चैतन्यस पुढे संसार प्रवृत्तीनंतर उत्पन्न होणाऱ्या जन्म मृत्युरूपी विविध वैचित्र्याचे कारण आहे श्री रामान विचारले अहोमनी श्रेष्ठ आपण सांगितलेले जीवाचे लक्षण मला हे सर्व समजावून घेण्याची माझी इच्छा आहे तेव्हा या माझ्या प्रश्नांची उत्तरे आपण मला पडतील अशा प्रकारे सविस्तर सांगा तेव्हा श्री वशिष्ठ म्हणाले अरे रामचंद्र चिनमात्र ब्रह्म हे या जगात स्पंद स्वभाव म्हणजे रजोगुणात्मक मायाशक्तीने वेढून टाकलेले आणि अस्पंद स्वभाव म्हणजे शुद्ध अशा दोन प्रकारचे आहे ज्याप्रमाणे आकाशामध्ये असलेला वायू क्वचित चलित होतो त्याप्रमाणे चिन्मात्र ब्रह्मामध्ये स्फरण उत्पन्न होऊन ते सृष्टी होते परंतु वायूचा स्पंद थांबला म्हणजे तो शांत स्थित होतो त्याचप्रमाणे ब्रह्म जेव्हा विषयोन्मुखन नसते तेव्हा ते आपल्या मूळच्या स्पंदरहितांत स्थित अवस्थेत सद्रुप ब्रमाच्या स्पंदालाच चित्त असे नाव ज्ञाते पुरुष देतात कारण विषयांच्या स्फुरणा व्यतिरिक्त चित्ताचे चित्ता निराळे स्वरूप नाही जीवाच्या ठिकाणचे हे चित्तच प्रपंच रूपाने स्फुरण पावते परंतु दृश्य विषयांचे चित्तामध्ये स्फुरण नाहीसे झाले म्हणजे ते शांत होते ते विश्व, चित या जीव कारण कर्म वगैरे नावे याला दिली जातात ज्यात विषयाचे स्मरण होते अशा तऱ्हेचे जीवाचे चित्त आपल्या पूर्वसंस्कारानुरूप पूर्व मरण काळी जाजा ज्या तऱ्हेचे संकल्प करते त्या त्या तऱ्हेने द्वैत रूपाने वश होऊन सृष्टी मते देव मनुष्य पशु इत्यादी देहांची कल्पना करून त्यांच्याशी तद्रुप होते अशा रीतीने भिन्न भिन्न आकार धारण करणाऱ्या अनेक चितस्पंदापैकी एखादा चितस्पंद अथवा जीव तत्काल मुक्त होतो एखादा तीच स्पंद एक दोन जन्म घेऊन मुक्त होतो आणि एखादा ती स्पंद तर हजारो जन्माने मुक्त होतो ज्या ज्या तऱ्हेचे उपाधी असे त्या त्या तऱ्हेने स्फुरण पावणे हा चैतन्याचा स्वभाव असल्याने जीवांच्या भिन्न भिन्न कर्मानुसार ते चैतन्यास स्वर्ग मोक्ष नरक बंध वगैरे भावनांचे क्रमाक्रमाने कारण होते चैतन्याच्या या स्वभावामुळेच जीवांचे नाना प्रकारचे देह निर्माण होतात आणि सोऱ्यामध्ये जसे निरनिराळे अलंकार भासमान होतात त्याप्रमाणे लाकूड किंवा मातीचा गोळा यांच्याप्रमाणे असलेल्या जड देहांच्या ठिकाणी जन्मादिविकारांची विविधता भासमान होते सृष्टीतील हे सर्व नानात्व चिदात्म्याच्या संकल्पामुळे भासमान होत असते आता या ठिकाणी अशी एक शंका उत्पन्न होण्याचा संभव आहे की हे सर्व भेद जर काल्पनिक काय तसे म्हटले तर जन्म मृत्यू वगैरे भेदांची प्रती जीवानं येते याची वाट काय तेव्हा या शंकेवर समाधानकारक उत्तर असे देता येईल की भ्रमिष्ठ अशा मनुष्याला आपल्या समोर शहर आहे असा भास होतो त्याचप्रमाणे जीव हा वस्तुत उत्पन्न झालेला नसताना आणि अर्थात त्याच्या मृत्यूचाही संभव नसताना केवळ मनोभ्रमामुळे मी उत्पन्न झालो आहे मी जिवंत आहे मी मरण पावलो आहे अशा तऱ्हेचे भास त्याला होत असतात सारांश जन्म मृत्यू वगैरे विकार हा सर्व मनाच्या भ्रमाचा परिपाक आहे आपल्या पारमार्थिक स्वरूपाच्या अज्ञानामुळे आणि हजारो आशापाशात गुरफटून गेल्यामुळे मी आणि माझे या खोट्या कल्पना चित्ता अनुभवित असते मथुरा नगरीतील लवण राजाला ज्याप्रमाणे स्वप्नात मी चांडाल आहे असा भ्रम झाला होता त्याप्रमाणे अविद्यावश्य झालेल्या चित्ताला या विचित्र जगस्थितीचा भ्रम झालेला असतो बारामा हे सर्व जग मनमात्र आहे शांत असलेले पाणी तरंग ला रुपांनी स्फुरण पाहत असते त्याचप्रमाणे शुद्ध आणि शांत अशा परमात्म्याच्या सर्व जगदविलास भासमान होत आहे ज्याप्रमाणे समुद्राच्या शांतपृष्ठ भागावर तरंगाचा स्वाभाविक स्पंद चाललेला असतो त्याप्रमाणे शिवस्वरूपी परमात्म्यामध्ये जगदरूपाचे आरंभी किंचित स्फुरण होते या स्फुरणामुळेच पुढे चितसमुद्रात जीवरूपी भोवरे आणि जगदरूपी असंख्य बुडबुडे उत्पन्न होतात मायारूपी अचिंत्य शक्तीने युक्त असलेल्या ब्रम्हूपी सिंहाची ती हालताल तिलाच जीव म्हणतात आणि तीच जगातील विषयांच्या रूपाने स्फुरण पावलेली आहे चैतन्यालाच जीवसंविधेमुळे मन निश्चयामुळे बुद्धी स्मरणामुळे चित्त अभिमा अहंकार विक्षेपशक्ति मकार प्राप्त जल्या है। संकल्प प्रधान समी मन प्रारंभिक शब्द स्पर्शादी तन्मर कल्पना करते नगा विस्तार करते परन्तु हे सर्व कार्य समी मना संकल्पा कलपि गाला जग सद्रुपत्वाने जारी भारले तरी तीन ते गंधर्व नगरा प्रमाण वस्तुत असत्य ज्याप्रमाणे दृष्टीच्या विकारामुळे शून्य अशा आकाशात मोत्यांचे सरच्या सर चमकत सर असल्याचा भास होतो किंवा स्वप्नातील पदार्थ कल्पना निर्मित असताही सत्य भासप्रमाणे चितस्पंदाने चित्ताने निर्माण केलेला हा संसार मिथ्या आहे आत्मा हा वास्तविक शुद्ध नित्य तृप्त आणि सम अशा स्थितीमध्ये निरंतर आहे चित्त नावाचा स्वप्नभ्रम वस्तुत पहात नो पहातारखा दि द्वारा बाह्य विषयाक अवलोकन कर जीवत्म जागृति अहमभावयुक्त होमी आसनामय संसारा पहाने स्वप्न स्मृतिला कारणीभूत होनी वसना हृदयात लीन होने हि सुषुप्ति और चिन्म्र होने हिच जीव्या की तुर्यावस्था हो अत्यंत शुद्ध आणि सन्मात्र अशा परमात्म्याशी तद्रुप होऊन निरामय होणे या स्थितीला तुर्यातीत अवस्था म्हणतात अशा या तुर्यातीत पदामध्ये हे माईक जग उत्पन्न होते आणि पुन्हा त्यातच लीन होते इतकेच नव्हे तर त्या स्थिती काळामध्येही आकाशातील मोत्यांच्या सराप्रमाणे भासत असले तरी ते वस्तुत नाहीच आणि तुर्यातीत पदामध्येही ते नाहीच कारण ते केवळ भासमात्र आहे आकाश हे वृक्षाच्या वाढीला प्रतिबंध करत नाही म्हणून एवढ्या नंतर त्याच्या वाढीचे कारण आहे असे मानवी लागते तसेच चिद्रूप ब्रह्म जगताचे वास्तविक कारण नसताही ते जगत स्थितीला कारण आहे असे म्हटले जाते केवळ सान्निध्यामुळे वस्तूंचे प्रतिबिंब दाखवण्याला आरसा कारण होतो त्याचप्रमाणे विषयांच्या संवेदनाला चिन्मय परमात्मा कारणीभूत होतो ज्याप्रमाणे वृक्षाचे बीज हे अंकुर पाने फुले फळे अशा क्रमाने परिणत होते त्याप्रमाणे चिन्मात्र ब्रह्म हे चित्त जीव अशा क्रमक्रमाने मन होते आता या ठिकाणी तू असे विचारशील की प्रलयकाळी तर सर्व विश्व ब्रह्मामध्ये लीन होते ना मग त्याचा पुन्हा पुन्हा उदय तरी का व्हावा परंतु हा प्रश्न योग्य ठरत नाही कारण ज्याप्रमाणे होऊन जीव पुनर्जन घेण्याकरता जातो तेव्हा तो जीव मेघातून जलबिंदू मधून धान्यदिकात प्रवेश करतो नंतर माता पित्रांच्या उदारात जाऊन शोणित शुक्रांच्या रूपाने संयोग पाहून अखेरीस मनुष्य शरीर धारण करतो आणि अशा रीतीने पुन्हा नव्या जन्माचे बीज बनतो जीव वासनाने युक्त असलेली चित ही चैत्य म्हणजे विषय आणि चित्त वगैरे स्वर्गाच्या रूपाने पुन्हा पुन्हा उदित होते आणि अशा रीतीने निर्माण होणाऱ्या या संसारचक्राला काहीही खंड पडत नाही आता या संबंधात कदाचित तुझ्या मनात अशी शंका येईल की बीजामध्ये सूक्ष्मरूपाने असणाऱ्या वृक्षाचे किंवा त्या बीजाचे आपल्याला ज्ञान झाले किंवा न झाले तरी वृक्षाला उत्पन्न करण्याची बीजामध्ये शक्ती त्यामुळे होऊ शकत नाही त्याचप्रमाणे चित्ताला चित्तरूप पावलेल्या जगताचे किंवा ब्रह्माचे तत्वतः ज्ञान झाले काय किंवा न झाले काय त्यामुळे चित्तरूप जगाची पुन्हा पुन्हा होणारी वाढ जर थांबू शकत नाही तर सर्व तत्वज्ञान विफलश ठरले म्हणायचे पण या तुझ्या शंकेला निराधार शंका असेच म्हणावे लागेल कारण बीज आणि वृक्ष यांचे ज्ञान हे व्यावहारिक असल्यामुळे त्यांचे तात्विक आणि एक अखंडित रूप व्यक्त होऊ शकत नाही परंतु ब्रह्म आणि जग यांचे जे ज्ञान व्हायचे असते तेव्हा तात्विक आणि पारमार्थिक आहे म्हणूनच बीज वृक्षाच्या ज्ञानाचा न्याय ब्रम्हज्ञानाच्या बाबतीत लागू होत नाही ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशामुळे नाना, नाना प्रकारच्या रूपांची शोभा स्पष्टपणे दिसते त्याप्रमाणे ब्रम्हज्ञानामुळे त्या ब्रह्माचे स्वरूप चिद्रूप व अखंडित आणि अनंत आहे याचाच अधिकाधिक -अधी स्पष्ट असा बोध होत जातो सारंश ब्रह्मज्ञानामुळे जगदरूपानेही अनंत अशा ब्रह्माचाच अखंडित साक्षात्कार होऊ लागतो अर्थात हे ज्ञान विफल आहे असे कसे बरे म्हणता येईल भूमीमध्ये जितके, जितके, जितके तितके जास्ती खणावे तितके तितके तिच्या उदरात आकाशच भरलेले असा अधिक अधिक अनुभव येत जातो त्याचप्रमाणे अविद्यात्मक जगासंबंधाने जितका जितका विचार करावा तितके तितके जगताचे ब्रम्ह रूपत्व अधिक अधिक अनुभवास येते कारण ब्रह्मबोधाचा महिमाच असा काही विलक्षण आहे हे सांगताच होईने ज्याप्रमाणे स्फटिकाचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे त्यामध्ये भासणारे अरण्यादिकांचे प्रतिबिंब मिथे आहे असा प्रत्यय येतो ब्रह्मज्ञान झाल्यानंतर शुद्ध ब्रह्मामध्ये विविध रूपाने भासमान होणारे जग वस्तुत नसताही भासमान होत असते असा अनुभव येतो ज्याप्रमाणे एक आणि अखंडित स्फटिक फल फद, पत्र, लता वृक्ष भूमी इत्यादी अखंडित ब्रह्म जगदरूपाने भासत आहे असे तत्वेत्यांच्या अनुभवात येते mm. श्रीराम म्हणाला भगवंत हा केवढा अद्भुत चमत्कार हे जग असत्य असताही सत्य भासते आय हा याचा विस्तार शिवा हे केवढे आश्चर्य कि एवढे अबाढव्य जग या लहानच्या आत्म्यामध्ये स्थित असावे या जगातले स्वरूप किती स्थूर आणि स्पष्ट दिसते पण खरे पाहू गेले तर ते अत्यंत सूक्ष्म आहे या जगतरूपी मायेचे हे स्वरूप किती आश्चर्यजनक आहे परंतु गुरुवज आपण आता सांगितले कि ब्रह्मा प्रथम एखाद्या हिमबिंदू प्रमाणे तन्मात्रांचा लहानचा गोलक स्फुरण पावतो परंतु यावर मी असे विचारतो की हा चिदाभासरूप गोलक क्रमाक्रमाने व्यापक कसा होतो त्याच्यापासून पुढे ब्रह्मदेव कसा बनतो आणि क्रम्रमाने नानाविध व्यस्टीजीव आणि त्यांची स्थूल शरीरे आत्म्याच्या भावनेमुळे कसं कशी विस्तारली जातात हे सर्व आपल्या मुखाने श्रवण करण्याची जिज्ञासा माझ्या मनात उत्पन्न झाली तेव्हा हे प्रभो ब्रह्मापासून समष्टी व्यष्ठी जीवाने युक्त असलेली ही विपुल सृष्टी कशी उत्पन्न झाली हे मला सविस्तर सांगा श्री वसिष्ठ म्हणाले अरे राघवा वास्तविक या जीवांचा अत्यंत असंभव असून आपल्या स्वतःच्या भावने व्यतिरिक्त त्यांचे निराळे स्वरूप नाही प्रथमतः जीवाचे आपल्याच स्वरूपाशी अर्थात काल्पनिक स्वरूपाशी तादात्म्य झालेले नसते मागवून सुद्धा मी जीव आहे असा त्याला नुसता भास होतो एखाद्या मुलाच्या हृदयात धिप्पाड शरीराचा राक्षस निर्माण व्हावा आणि कल्पनेमुळे तर त्याला खरा वाटू लागावा त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी ही जीवकल्पना उदित होत असते ही जीवकल्पना सुद्धा वास्तविक जीवाच्या वासनामे मनामुळेच अनुभवास येत असते आणि वास्तविक खरी नसूनही खरी असल्यासारखी भासते ती खरे तर ब्रह्मापासून भिन्न नसते तरी परंतु भिन्न असल्यासारखी दिसते ज्याप्रमाणे जीव वाचनेमुळे जीव योगाने जीवच मन होतो ते मनच पुढे तन्मात्रांची कल्पना करून तेच आपले स्वरूप आहे असे मानू लागते हा तन्मात्र तन्मात्रात्मा आकाशामधील आकाशा वायूच्या कणा प्रमाणे स्फुरण पावतो आणि चिदाकाशाच्या स्फुरणामुळे प्रकाशमान होणारा हा तन्मात्र अहमृत्यात्मक अतिरमणी चैतन्याच्या दृष्टीने एखाद्या कणाप्रमाणे भासणाऱ्या ब्रह्मांडाला आणि त्या ब्रह्मांडामधील मनुष्याधिकांच्या देहाना आपल्या ठिकाणी अवलोकन करतो तन्मात्र रूप झालेल्या या जीवाला प्रथमता मी कोण आहे अहम शब्दा ने बोधित हो मनुष्यादी देह तो है। क्या है है? हे मी, हो। मी है कि शब्द ने बोधित हो तत्वते मी हे कहते नहीं परंतु ब्रह्मा ठिकाणी मीअा द्वैतर रूपाने अभ्यास करना की सवय लग्ला मी मनुष्य है वह मी मनुष्य आहे ह्या ही जीवाची भावना दृढ झाल्यानंतर पुढे आपल्या शरीराचा मुख सेने तो रसनेंद्रियाची कल्पना करतो पुढे होणाऱ्या स्थूल शरीरामध्ये तो रसनेंद्रियाने युक्त होऊन जिव्हेच्या योगाने रसाचा अनुभव घेतो आपल्याला रूपाचा अनुभव यावा अशा संकल्पामुळे तो चुरेंद्रियांची कल्पना करतो आणि पुढे होणाऱ्या स्थूल शरीरातील नेत्र नावाच्या गोलकांच्या योगाने रूपवान पदार्थांचा लागलीच अनुभवही घेऊ लागतो आपल्याला गंधानुभव व्हावा म्हणून तो घेंद्रियाची कल्पना करतो आणि क्षणातच घेंद्रिय संपन्न होऊन स्थूल शरीरामधील नासिका नामक गोलकाच्या योगाने गंधानुभव घेऊ लागतो अशाच रीतीने नेंद्र विषयानुभवांच्या इच्छेने प्रेरित होऊन जीवात्मा निन्याय इंद्रियांची आपल्या ठिकाणी भावना करतो आणि अखेरीस सर्वेंद्रिय संपन्न होऊन सर्व विषयांचा अनुभव घेऊ लागतो सर्वेंद्रिय संपन्न झालेला हा जीवात्मा काकतालीय न्यायाने क्रमांक्रमाने इंद्रियांचे आणि तद्विशिष्ट गोलकांची कल्पना करून शेवटी आपण स्थूर संपन्न झालेले आहोत असे सुथारा पाहतो स्थूर शरीरातील हे गोलक वस्तुत असत असूनही जीवात्म्याच्या कल्पनेमुळे त्याला सत्य भासत असतात शब्द ग्रहण करण्याला योग्य शांद्रियाच्या ठिकाणी अभिमान ठेवल्यामुळे आपल्या स्थूर देहामध्ये कर्णनामक गोलक उत्पन्न झाले आहेत असे तो पाहतो स्पर्शेंद्रियाच्या ठिकाणी अभिमान धारण केल्यामुळे आपल्या स्थूर शरीरात त्वचा उत्पन्न झाली आहे असे तो जाणतो रसाची कल्पना केल्यामुळे आपल्या स्थूल शरीराच्या एका भागात रसना उत्पन्न झाली आहे असे तो जाणतो रूपाचा संकल्प केल्यामुळे नेत्रांचा आकार आणि गंधाचे कल्पना केल्यामुळे शरीराच्या एका भागात नासिक उत्पन्न झाली आहे असे तो पाहतो तात्पर्य जीवात्मा आपल्या भावनेच्या योगाने बाह्य विषयांचा अनुभव घेणारा समर्थ अशा स्थूल शरीरातील गोरकांचा आपल्या काल्पनिक देहाच्या ठिकाणी अनुभव घेतो तर राघवा अशा प्रकारे तन्मात्र कल्पना रूप समाष्टी जीव आणि सर्व व्यष्टी जीव यांचे प्रतिभासी गुरु <coughs> स्वरूप उदय पावते आणि ह्यालाच अतिवाहिक देह असे म्हणतात परब्रम्ह स्वरूपाच्या अज्ञानामुळे मी आधीभौतिक देह आहे ही भावना कसं कशा क्रमाने जीवांच्या ठिकाणी उत्पन्न होते याचे वर्णन करण्यासाठी जीवांच्या अतिवाहिक देहाची कल्पना सांगावी लागली ही कल्पना सुद्धा आधी भौतिक देहाच्या अपेक्षेने आहे परंतु प्रमाता प्रमाण आणि प्रमेय इत्यादी त्रिपुटे आणि त्यांच्या योगाने भासणारे जग हे ब्रम्ह रूपच आहे असा साक्षात्कार झाल्यानंतर जीवांचा अतिवाहिक देह अशा शब्दात उल्लेख करण्याला अवकाश सुरत नाही कारण मग अतिवाहिक देह ही ब्रह्मरूपच आहे असा साक्षात्कार मी परब्रह्माहून भिन्न आहे अशा भावनेमुळेच अतिवाहिक देहाला ब्रह्माहून भिन्न पण आलेला असतो परंतु मी ब्रह्म आहे असे दांडाने जीव हा ब्रह्मच होतो हा अनुभव ब्रह्मापासून उत्पन्न होतो अर्थात तो भ्रांतीजन्य असणे शक्य नाही श्रीराम <coughs> म्हणाला ब्रह्मन सर्वात चिदाईकरच ब्रह्मच आहे असे जर आपण म्हणता किंवा जीवात्मा आणि परमात्मा यांचे जर परमार्थता ऐक्य आहे तर ब्रह्मामध्ये वस्तुत अज्ञान उत्पन्न होण्याचाचमुळे असंभव आहे अज्ञान जर नाही तर नानाविध जीवांची भेदकल्पनाही संभवत नाही वस्तुस्थिती जर अशी आहे तर, तर मोक्ष कसला आणि विचार तरी कसला करायचा शिवाय मग अशा तऱ्हेच्या भेदकल्पना करण्यात तरी काय अर्थ आहे तेव्हा श्री वसिष्ठ म्हणाले राखवा हा तुझा प्रश्न खरेतर सिद्धांतकाळीस शोभणार आहे तत्वज्ञान जाणून जर तो हा प्रश्न केला असेल तर तो प्रश्न योग्यच आहे कारण तत्वज्ञान झाल्यानंतर आत्मचिंतन मोक्ष या भेदकल्पनांना अवकाश चोरत नाही अर्थात मग विचार कसला आणि मोक्ष कसला हा तुझा प्रश्न तत्वदृष्ट्या इष्टच आहे परंतु तत्वज्ञान न होता जर हा प्रश्न तू विचारत असशील तर मात्र तुला सांगतो की अकाली उत्पन्न झालेल्या फुलांची माळ जरी क्षणभर डोळ्यांना आनंद देणारी असली तरी ती निःसंशय अशुभसूचक म्हणूनच परिणामी अपायकारक असते त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञान होण्यापूर्वीच जर हा प्रश्न तुझ्याकडून केला गेला असेल तर तो निशय अनर्थकारक आहे अकादी विकास पावलेल्या पुष्पांची मालिका उत्पादिक अनर्थांची सूचक असताही किंचित काल आनंद देणारी वाटते त्याचप्रमाणे ज्ञान परिपाकरहित मनुष्याचे भाषण समजावे असले भाषण ऐकताना जरी कितीही गोड लागले तरी त्याची किंमत मूर्ख मनुष्याच्या बरण्याच आहे सर्व गोष्टी योग्य वेळी शोभत असतात एकच काल कोणाला प्रतिकूल होत तर कोणाला अनुकूल होतो असे आपल्याला जगाद आढळून येते अरे रामा सर्व पदार्थ आपल्या योग्य काळीच फलद्रूप होतात की नाही यासाठी तू जो प्रश्न केलास तो सिद्धांत काल शोभतो हे तुला पुन्हा एकदा बजावून सांगतो ठीक रामचंद्रा जीवात्म्याच्या प्रतिभाषिक सत्तेला आतिवाहिक देह असे नाव असल्याचे मी तुला सांगितले स्वप्नातील कल्पनेप्रमाणे उत्पन्न झालेल्या या समष्टी आत्म्यानाच सृष्टी संकल्पामुळे पितामह ब्रह्मदेवी संज्ञा प्राप्त होते पुढे सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प करून तो प्रणवाचा उच्चार करतो ओमचा उच्चार आणि त्याच्या अर्थाचे ज्ञान त्यांच्यामुळे तो जे जे मनोराज्य करतो त्या त्याप्रमाणे स्वतः बनून आपल्याला पाहू लागतो अर्थात हे सर्व आकाशात भासमान होणाऱ्या नीलवर्णाप्रमाणे केवळ भासरूप आहे ज्याप्रमाणे व्यष्ठी जीव आपल्या मनोराज्यामध्ये पर्वताधिकांचे आकार उत्पन्न करतो त्याप्रमाणे समष्टी जीव म्हणजे ब्रह्मदेव आपल्या संकल्पामुळे चिदाकाशात जगताची कल्पना करतो अशा रीतीने समष्टी जीवाची सृष्टी व्यष्ठी जीवाच्या सृष्टीप्रमाणेच निव्वळ काल्पनिक अर्थात मिथ्या असल्यामुळे वास्तविक काहीच उत्पन्न होत नाही आणि कशाचही नाश होत नाही तर ब्रह्मच गंधर्व नगराप्रमाणे भासणाऱ्या या विलास करते ज्याप्रमाणे ब्रह्मदेवादी जीवांची सत्ता सत्सद्रूप आहे त्याचप्रमाणे किड़ा मुंगीप देवा सत्ता है जगता भ्रम ब्रह्मदेवाप किड्यापर्य सर्वान संविधेमें भाषा तरी सम्य ज्ञापन योगाने का बाध हो ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते त्याप्रमाणे एखाद्या क्षुद्र किड्याचीही उत्पत्ती होते आता त्या दोहो मध्ये जो दो फरक असतो तो हाच की ब्रह्मदेवाची उपाधी शुद्ध असते आणि त्यामुळे त्याची संवेदनाही शुद्ध असते परंतु किड्याची उपाधी अत्यंत मुलीन असल्यामुळे आणि मग त्या उपाधीशी त्याची तदृत झालेली असल्यामुळे तो क्षुद्र कर्मे करणार होतो जीवा जीवातील भेद अशाच प्रकारे उपाधीमुळे होतो त्यांचे पौरुष आणि फलामध्ये पर्यावसान पावणारे कर्म भिन्न भिन्न होते सुकृताच्या उत्कर्षाचे अत्यंत आहे <coughs> सर्व भेद आणि ही सर्व भ्रांती चिन्मात्र ब्रह्माच्या अज्ञानामुळे उत्पन्न होत असते परंतु सर्व जग हे ब्रह्मरूप <coughs> आहे असा साक्षात्कार झाला म्हणजे असल्या सर्व भेदभ्रांतीचा क्षणभरात होतो प्रमाता प्रमेय आणि प्रमाण ही त्रिपुटी सुद्धा चिन्मात राहून भिन्न नसल्यामुळे द्वैत आणि ऐक्य यांच्या संबंधाचे सर्व वाद सशाचे शिंग किंवा आकाशातील कमलिनी यांच्या प्रमाणेच निवड मिथ्या ज्याप्रमाणे एखाद्या कोळी आपल्या चिकट लाळेच्या योगाने जाळी उत्पन्न करून आपल्याला त्यामध्ये बद्ध करून घेतो त्याप्रमाणे अहम ममत्वादी भावनांच्या दृढत्वामुळे मूलत वास्तवी ब्रह्मानंद रुपे असलेला जीव मिथ्या जग निर्माण करून त्यात आपल्याला बद्ध करून घेतो अर्थात प्रत्येक जीवाने आपल्या भोवती जो बंध निर्माण करून घेतलेला आहे तो आपल्या स्वतःच्या कल्पनेने निर्माण करून घेतला आहे परंतु ही त्याची कल्पना सुद्धा समष्टी अर्थात ब्रम्हदेवाच्या सृष्टीविषयक संकल्पानुसारच झाली आहे कारण ब्रम्हदेव व्यष्ठीजीवांच्या प्राक्तन कर्मानुसार ज्या ज्या तऱ्हेची कल्पना करतो त्या त्या तऱ्हेने व्यष्ठिजीवांना आपापल्या कर्मफलाचे भोग घडतात असा तज्ञांचा अथवा तत्वज्ञाचा अनुभव आहे याला सृष्टीची नियती असे म्हणतात सारंश सृष्टी आणि नियती हा ब्रम्हदेवाच्या संकल्पाचा विलास आहे जगातील याच्यायाव्यात वस्तू निमेशापासून कल्पापर्यंत टिकलेल्या दिसतात हा सर्व त्या ब्रह्मदेवाच्याच भावनेचा खेळ आहे ज्या ज्या परव ज्या ज्या वस्तू संबंधाने त्याने ज्या ज्या तऱ्हेची भावना केलेली असेल त्या जीवांच्या कल्पनेने थोडा सुद्धा बदल होऊ शकत नाही सारांश हे सर्व जगच खोटे खोटे उत्पन्न होते खोटेच वाढल्यासारखे दिसते खोटाच आनंद देते आणि खोटेच नाहीसे होऊन जाते ब्रह्म हे शुद्ध सर्वगत अनंत आणि अद्वितीय असताना सुद्धा भ्रांतीमुळे अशुद्ध मर्यादित अंत होणारे आणि नानात्व असलेले असे असल्याचे भासते ज्याप्रमाणे मूर्ख माणसांना समुद्रातील पाणी निराळे आणि त्यावरील बुडबुडे निराळे असे वाटते तशाच प्रकारे ब्रह्म आणि ही भिन्न असल्याचे तत्वज्ञान शून्य लोकांना वाटते परंतु हा सर्व निव्वळ काल्पनिक भेद रज्जीवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे शत्रू मित्रादी परस्पर विरुद्ध कल्पना ब्रह्मावर अध्यासरूपाने संभवतात परंतु त्या ब्रह्माचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे हे सर्व भेदाभेद स्वाभाविकपणे लयाला झाला त्या, त्या अद्वितीय ब्रह्मानेच समुद्रावरील तरंग सुवर्णातील कंकण आदी अलंकार यांच्याप्रमाणे केवळ आपल्या कल्पनेने जगातील द्वैत निर्माण केले आहे अर्थात जगातील नाना रूपाने स्वतः परमात्मा त्या आत्म्यामध्ये उत्पन्न झाली पुढे ती सविकल्प होऊन झालेले मनस भावनेमुळे अहंकार बनले नंतर मन आणि अहंकार यांच्यापासून अनुभवात्मक स्मृती उत्पन्न झाली मन अहंकार आणि स्मृती या त्रयीच्या मागून त्याने भूत कल्पना केली आणि त्या जीवाने ब्रम्ह उपादन करण्यापासून चित्तरूपाने केवळ काकट आलीय न्याने ब्रह्मांडाचा हा अफाट सारा कल्पना सारांश मन ज्याप्रमाणे कल्पना करते त्याप्रमाणे ते स्वतः बनून आपल्याला पाहत असते आता खरे असो वा खोटे असो अभिनिवेशपूर्वक चित्त ज्या ज्या वस्तूची कल्पना करते त्या त्या वस्तूशी तद्रूप होऊन त्याला तत्काळ सद्रुपत्वाने पाहू लागते इति श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे श्री वासिष्ठ म्हणाले राखवा एथवर जगताचे वास्तविक स्वरूप काय आहे हे मी तुला सांगितले या संबंधाने पुरातन असा एक इतिहास सांगितला जातो त्यामध्ये राक्षसीने तत्वार्थ पूर्ण अशा अनेक महाप्रश्नांचे एक विस्तीर्ण जाळीत पसरले हा सर्व इतिहास अतिशय मनोरंजक असून त्याचा नीट विचार केला म्हणजे जगाचे तात्विक स्वरूप मनावर चांगले बिंबते तेव्हा हा मनोरंजक आख्यान मी तुला सांगतो ते सावधान चित्ताने श्रवण करू हिमालयाच्या उत्तर बाजूला करकटी नावाचे एक राक्षसी राहत होते तिलाच विशुचिका आणि अन्याय असे आणखी दोन नावे होते ती राक्षसी अतिशय उंच आणि अतिशय उग्र असून एखाद्या काजळाच्या पर्वताची प्रतिमाच आहे की काय असा तिच्याकडे पाहणारा हो तिच्या शरीराची अवस्था उन्हाळ्यात सुखून गेलेल्या वेध्या टवेप्रमाणे अत्यंत शुष्क आणि कृश झालेली होती तिचे डोळे लाल भडक होते आणि उदर आकाशाप्रमाणे विस्तीर्ण होते ती वर्णाने काळी होती आणि त्यात पुन्हा तिने नीलवर्णाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे देह धारण केलेली ती जणू अमावस्याची रात्र काय असा भास होतोसे, होते तिच्या अंगावरील वस्त्र धुकाप्रमाणे दिसणारा पदर तिच्या डोक्यात रुळत होता तिचा विस्तीर्ण देह आकाशात लांबच्या लांब पसरलेल्या एखाद्या मेघाप्रमाणे दिसत असून तिचे केस अंधकाराप्रमाणे काळेभोर आणि ताट उभे राहिले नसत तिच्या नेत्राकडे पाहणाऱ्याला ती जण स्थिर झालेली उंच दिसत होते ही कर्कटी राक्षसिंह असताना ती भस्म किंवा धुके यांच्यासारखी दिसते मांसरहिता अशा नरदेहांच्या हाडांच्या माळा तिने आपल्या गळ्यात घातल्या असून तिच्या सर्व अंगावरून प्रेकांच्या माळा लटकत होत्या सुकलेल्या कपालास्थिंची कुंडले लटलटा हलण्या एवढी लोमती कानात घातलेली असून ती राक्षसी जेव्हा एखाद्या बेताळासारखी आवेशानं चालू लागेल तेव्हा ती कानातली कुंडले लटा लटा हालत असत त्या राक्षसीचे हात लांब सडसडीत आणि भयकारक दिसत आणि त्या लांबच लांब विशाल हाताकडे पाहून ती राक्षसी आकाशातील सूर्यातही सहजपणे ग्रहण करेल की काय असे वाटे तिथे शरीर प्रचंड असल्यामुळे तिला पोरभर आहार मिळायला मोठी पंचाईत पडत असे यामुळे समुद्राच्या पोटातील वडवा नलाप्रमाणे तिचा जठराग्नी नेहमी भडकलेलाच असे वडवा नलाच्या जेव्हाप्रमाणे तिच्या विषाद उदराची तृप्ती म्हणून कधी होतच नसे अशा स्थितीत त्या कर्कटी राक्षसीच्या मनात एकदा असा विचार आला की ज्याप्रमाणे निरनिळ्या नद्यांच्या मुखाने आलेले पाणी समुद्र गट्ट करून टाकतो त्याप्रमाणे या जम्बूद्वीपांमध्ये सर्व माणसांना मी एकदम खाऊन टाकते कारण असे केले तरच मेघांच्या वृष्टीमुळे मृगजल शांत होते त्याप्रमाणे माझी क्षुधा शांत होईल ही क्षुधा शांत करणे हाच मुख्य धर्म आहे जसे आपत्तीमध्ये ये न देहाचे रक्षण करणे ही गोष्ट शास्त्राला सुद्धा केव्हाही मान्यते आता एक गोष्ट मात्र खरी कि मंत्र औषधी तप दान देवपूजा वगैरह उपाया ज्यादा देहा होने शक्य नाया उपद्रव देख हो सर्व मनसाच एकदम भक्षण कर शक्य हो पी एक उपाय है तो उपाय आपने हा हो मन खिन्न होता पण परम खडतर अशी तपश्चर्यारंभली पाहिजे कारण उग्र तपश्चरेला असाध्य तपश्चर्या निप्रकारे विचार करून जगातील सर्व प्राण्यांना खाऊन टाकण्याच्या इच्छेने भूताना अत्यंत दुर्गम अशा हिमालय पर्वतावर तपश्चर्या करण्याचे ठरून त्याप्रमाणे ती राक्षसी त्या पर्वतावर जाण्यासाठी निघाली आणि हातपाय अतिशय विस्तीर्ण होते अशी ती राक्षसी जेव्हा हिमालय पर्वताच्या शिखरावर चढून गेली तेव्हा त्याच ठिकाणी ती एखाद्या काळ्याभोर मेघ मंडलाप्रमाणे शोभामान होऊ लागली त्या पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यानंतर प्रथमतः तिने स्नान केले आणि मग तपश्चर्या करण्यासाठी ती एका पायावर उभी राहिली ध्यान लावलेल्या स्थितीत तिचे नेत्र इतके स्थिर झालेले होते की ते नेत्र नसून जणू स्पंदरहित झालेले चंद्रसूर्यच आहेत की काय असा भास होऊ लागला अशा रीतीने तपश्चर्या करण्यात तिचे कित्येक दिवस पक्ष मांस आणि ऋतू उलटून गेले थंडी आणि ऊन यांचा सतत मारा चालला असताही एखाद्या पर्वतावरील शिलेप्रमाणे ती निश्चल आणि निशब्द उभी राहिली होती अशा स्थितीत असलेली ती कर्कटी राक्षसी एखाद्या स्थंभीत झालेल्या मेघमाले प्रमाणे दिसत होती तिचा वर्ण काळाकुट असल्यामुळे आणि तिच्या अंगावरील केस ताट उभे राहिल्यामुळे आकाश रूपे फळ तोडून घेण्याकरता जणू काही ती राक्षसी त्या उंच पर्वतावर चढलेली आहे असा भास होई सोसाट्याचा बारा सुटून तिच्या अंगावर धुळीचे कण निरंतर पडत असल्यामुळे तिच्या अंगाचे कातडे वलकलाप्रमाणे लोंबू लागले होते तिच्या डोक्यावरील ताठ उभे राहिलेले केस म्हणजे जणू अंधाराची पटले असून नक्षत्र समूहरूपी आपल्या मस्तकावर धारण केली आहेत असा भास होत होता अशा रीतीने उग्र तपश्चर्या करण्यात बराच काळ निघून गेला आणि नंतर तिच्यावर अनुग्रह करण्याकरता अज म्हणजे ब्रह्मदेव सत्य लोकात निघून त्या ठिकाणी येऊन पोहोचला इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणी सर्ग अडुसष्ट सर्ग एकोणसत्तर श्री वशिष्ठ म्हणाले रामा अशा प्रकारे त्या राक्षसीने हजारो वर्ष तप केल्यानंतर मह ब्रह्मदेव प्रसन्न होऊन तिला दर्शन देण्याकरता प्रगट होऊन तिच्या जवळ आता या ठिकाणी तुझ्या मनात कदाचित अशी शंका येईल की ती राक्षसी दुष्टबुद्धीची असूनही तिच्या ब्रह्मदेव प्रसन्न कसा झाला पण रामा यावर असे सांगता येईल कि हा सर्व तिच्या दारुण तपश्चरेचाच परिणाम होता तपश्चर्याने कोणतीही असाध्य वाटणारी गोष्ट साध्य होत असल्यामुळे त्या राक्षसीवर तपश्चर्या केलेल्या तपश्चर्याला असाध्यगट होऊन येतात त्याला पाहून त्या राक्षसीने त्याला मनपूर्वक नमस्कार केला मग आपली इच्छा पूर्ण होण्यासारखा कोणता वर मागावा या यासंबंधी विचार करत ती काही वेळ स्तब्ध बसली अशा स्थितीत थोडा वेळ जाताच अकस्मात आपण काय मागावे याची तिला स्मरण झाले ते आपल्या मनात म्हणाले हा आता माझ्याअरती योग्य लक्षात आले मी लोखंडी सुई आणि रोगरूपे जीवसूचिका होईल अशाच प्रकारचा वर मागून घेते म्हणजे झाले ब्रम्हदेवाने प्रसन्न होऊन दोन प्रकारची सू होण्याचा वर मला दिला म्हणजे एखाद्या सुगंधाप्रमाणे कोणाला कोडा, न दिसता मी सर्व प्राण्यांच्या हृदयात प्रवेश करेन आणि मग माझ्या इच्छेला येईल त्याप्रमाणे मी सर्व जगाला ग्रासून टाकेन अशा रीतीने मी आपली क्षुधाशांत करेन माझ्या क्षुधाशांतीला ह्याशिवाय दुसरा उपायच नाही आणि क्षुधा शमनं हेच तर माझे परम सुख आहे रामा सामान्यतः तपस्वी जी तपश्चर्या करतात ती शुद्ध बुद्धीने करतात तपश्चर्या करण्यात हिंसा करण्याचा कोणाचाही हेतू नसतो परंतु या राक्षसीने जी तपश्चर्या केली ती सर्व लोकांच्या हिंसेविषयी दुर्बुद्धीने केली त्या राक्षसीने अशा रीतीने विचार केल्यानंतर तिचा आशय जाणणाऱ्या ब्रह्मदेवाने मेघासारख्या गंभीर वाणीने बोलायला आरंभ केला ब्रह्मदेव म्हणाले बाळे कर्कटीके पर्वतावरील मेघमालेप्रमाणे तू खरोखरच राक्षस कुला ललाम तू आपली तपश्चर्या आता समाप्त कर मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तुला इष्ट वाटत असेल तो वर माझ्यापासून मागून घे कर्कटी म्हणाले भगवान आपण भूत आणि भविष्यकाला ते नियामक आहात आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर आता मी लोखंडी सुई आणि जीवसूचिका होईल असा आपण मला वर द्या श्री वसिष्ठ म्हणाले रामा त्या राक्षस याप्रमाणे वर मागितल्यानंतर ब्रह्मदेव तिला असे म्हणून पुन्हा पुढे म्हणाला तू विशुचिका नावाची उपसर्गयुक्त सूचिका होशील तू मागत आहेस त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म मायेच्या योगाने तू सर्व लोकांची हिंसा करायला समर्थ होशील निषिध अन्न सेवन करणारे आचरण करणारे मूर्ख अशा पद्धतीने वर्तन करणारे निंद प्रदेशात वस्ती करणारे आणि स्वभावता दुष्ट असे जे लोक असतील त्यांची त्यांची हिंसा करण्याला तू समर्थ होशील अशा दुष्ट लोकांच्या हृदयात प्राण संचार करून प्लीहा, बस्ती वगैरे ठिकाणी अनेक प्रकारे पीडा करून तू त्यांचा नाश करशील रूप धारण करून तू विषुचिका म्हणजे रोगराईच्या व्याधी महामारी इत्यादी नामक व्याधी होऊन शास्त्रनिष्ठ सदाचार आणि तसेच शास्त्राविरुद्ध वर्तन करणारे अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना अत्यंत त्रस्त करशील परतु सशास्त्र वर्तन करना लोकान चिकित्से योगा ने तुझा प्रतिकार करता यावा मन मी एक मंत्र निर्माण के ब्रह्मदेवा ने मंत्रोच्चार के हिमालय पर्वता के उत्तरे से कर्कटी नवाचरा राक्षस ही रहते विश्चिका अन्याय बाधिका या दी प्रसिद्ध है तिचे निवारण करना मंत्र हा है ओम रिम ओ ह्री हा ही विष्णुशक्त नम ओम नमो भगवती विष्णुशक्तीमेनाम ओं हर हर नय नय पच पच मथ मथ उय उस्थूरे कुरु स्वाहा हिमवंत ग्छजीवंद्रम्डलगतसि स्वाहा हे भगवते परा विष्णुशक्त तुलामनसु रोग रूपी आशा तुझ्या या अंशभूत अपराशक्तीचे तू निवारण कर तिला दूर ने, स्वस्थानीने शिजलेल्या पदार्थाप्रमाणे तिला अगदी मऊ कर आणि तिला चांगली घुसळून हाकून दे कोणत्या तरी उपायाने तिला नाही शिकर या अपराशक्तीला मी तुझ्या बळी देतो कारण तू आम्हाला पूज्य हे रोगरूपी विशूच के विष्णूच्या अपरशक्ते तू येथून हिमालयावर निघून जा अरे प्रामाने ग्रस्त प्राण्या माझ्या या मंत्राच्या सामर्थ्याने तू आता अमृतमय चंद्रमंडळावर गेला आहेस प्रदीत हवी प्रक्षेप करतात त्याप्रमाणे अशा प्रकारे हा मंत्र भुर्जपत्रकावर लिहून रोग्याच्या डाव्या तळव्यावर टाकावा आणि तसेच हा मंत्र तोंडाने म्हणून मंत्र म्हणणाऱ्याने रोग्यावर उदकाचे मार्जन करावे हा मंत्र म्हणत असताना या मंत्ररूपी मुदगराच्या प्रहाराने करकटी कर्कटी राक्षसी ठेचली गेले असून ती मोठमोठ्याने ओरडत हिमालय पर्वताकडे पळत सुटली आहे असा भाव मंत्र म्हणणाऱ्याने आपल्या मनात दृढ धरावा त्याचप्रमाणे महामारीसारख्या रोगाने ग्रस्त झालेला प्राणी आपल्या भावनेमुळे अमृतमय असलेल्या चंद्रमंडळामध्ये गेला असून तो अजरामर शांत व्याधी मुक्त स्वस्त चित्ताने आचमन करून आत्ताच सांगण्यात आलेल्या क्रमाने सर्व विधी पूर्ण करावा म्हणजे तो मंत्र संपूर्णपणे यशस्वी होऊन विशुचिकेला नष्ट करतो श्री वशिष्ठ म्हणाले रामा रूपाने या प्रकारे हा मंत्र अशा तऱ्हेचा उज्ज्वल क्रांतीने शोभणारा ब्रह्मदेव विचित्र भुवाने युक्त असलेल्या आपल्या सत्य लोकात निघून गेला इति श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्व एकोणसत्तर